पूर्ण ब्रह्मपरानंद ओ नमो नमीश्वरा नीका नीका नीका नीका ने, बोलतो अति तुमचा जना कली तुमच्यावारी सुखा ग्रह ला ग्रह लालो पाव चो चांच पावन लोचया करतले वक्षस्थळे कौतुकोक्तले वेणुकले कणु करे सर्वाने हरिचंदनं सुलि सर्वाने हरिचंदनं सुल पंढे जमुक्ता गोवस्त्री परीवेशि विलय ी परीवेच विजये गोपायचूडाणी गोपायचूडामणी कृष्ण नारायण वंदे कृष्ण नारायण वंदे कृष्ण वंदे रजपिय कृष्ण वंदे मज प्रियम कृष्ण वैपायम वंदे कृष्ण वैपाल वंदे कृष्ण वंदे कृता कृष्ण वंदे कृत नमो सुते विशाल नमो सुतेस विशाल पुलाय लिंगायत नेत्र फुलाय लिंगाय ैल पूर्णा दे भारित तैल पूर्णा ज्ञानमय प्रतीपा ज्वाजितोय प्रतीपा कुंडा श्री श्री चुर् ज्ञानश्वर महता श्री जय गोपाल कृष्ण भगवान जय कृष्णाय वासुदेवाय कृष्णाय वासुवाय हरे परमात्मे हरे परमा क्लेशनाचार्य कृष्णा गोविंदामो नोविंदायमो कृष्णाय वासुदेवाय कृष्णाय वासुदेवाय गोविंदायमो ना गोविंदायन हरेवाय कृष्णा वाय हरे परमात्मे हर परमात्मे प्रत क्लेशनाचार्य क्लेशणाचार्य गोविंदायम क्रेषणाचार गोविंदाय नमो नम गोविंदाय नमो नम हाय वासुदेवाय कृष्णा वासुदेवाय हर येमने हर महाने च क्रेज नाचार गोविंदाय नमो नम गोविंद कृष्णाय वासुदेवाय कृष्णाय वासुदेवाय फलवे परमाने हलय पण त्रेशनाचार्येषणाचार्य गोविंदाय नमो नम गोविंदाय नमो हृष्णाय वासुदेवाय कृष्णाय वासलेेवाय फलवे परमाने हरे परमाणत प्रेक्षाचार्य भरत प्रेक्षणाचार्य गोविंदाय नमो नम गोविंदाय नमो नम गोविंदाय नमो नम गोविंदाय नमो नम गोविंदाय राजा त्या दोघांच्या असा संवाद झालेला आहे या संवाद जलभ्रत आहे उपेश केलाय आणि त्यावेळी सांगितलं की मनुष्य मात्राचा एक रुक्ष स्वभाव आहे महाभारताने त्याच्या नाही सांगितले मनुष्य मत्कर्माण्यकर्म सत्कर्म कर मना प्राप्त सर दुष्कर्म पापकर्म जे है कि जल दुख है कि कुणालाही एकिलाव सुद्धा नमुना म्हणून नको पण मनुष्या महामती राजांनी महाभारतामध्ये दुर्दैनाच्या मुखात सुरू करण्याचे फल इच्छी सर्वांना दो कर्म पाप पंचम स्कंधा कि विविध प्रकार वर्णन के तो जो हम में एक अमुक अमुक नरका दी राजा लक्ष्य पूर्वक राजा, राजा ने विचार करें करें तो उपाय है का मार्ग है का उपाय उपाय तो हो ना, ला ना, ना। उपायप है निश्चित मुक्त होने साय्त ना विशिष्ट कर्म सांगितलेला आहे विशिष्ट विशिष्ट पापाच्या शुद्धीचा प्रायकर्मा महत्वाचा आणि असा मुद्दा आहे पाप नाही शिल्लक आहे ते पर्यंत पुन्हा टक्के हाती खात्री मयां त्याला दृष्टांत दिलाय हत्ती त्या हत्ती जलक दिला अतिशय प्रिय आहे काय करतात तर आपल्या योजनेच्या पसरलेली धूळ आहे ही सगळी धूळ ते श्वासावरून आत फेटून येतात आणि स्वास की सगळी झुल आपल्या अंगावर पुन्हा तास केलेल्या पाहिजे आणि पुन्हा उपाय उपाय बदल जो विशेषस्वीर दोगर, तो संदर। में ऐसे नामी वि मंत्र जो है पाप हरती है ना। तो उन्हा जमी हरवती पण पहिले दोन पाऊल झाले की पुन्हा शिरोल हा प्रश्न त्याचं ते वाटत पण नामानी मुलापासून जातो मुलापासून होते एका जना जमी गापा निमा आना आना और नाम आता नाम विषय कभी विसल पड़ित नहीं है नमस्कार लक्ष्य दयाव म्हणून जुना घडून गेलेला एक चरित्र सांगण्याला प्रारंभ केलाय कागरामध्ये अजय नावाचा अत्यंत सत्प्रवृत्त संपन्न, के ना सा आने आने ते ते करना संपन्न असा ब्राह्मण साहित्य चाहना स्वतः कष्ट करावं लागलं विशेषतः आपल्या कोणत्याही वैद्यकीय आणि कोणत्याही हवा म्हणलं की सगळी आहे त्याचा सगळ्या पॅकेजेस आहे सत्यनारायच्या पूजेच पॅकेट मंगळाच्या असतात ना कुत्र सुद्धा करून लावणार नाही असल्याच असतात है। था। था। अपनी है। था। जो जो था। तरी का श्रावण माता माता नाम का जो कामांकित का जगजननी महालक्ष्मी काय करीच देवीचा सुपाऱ्या लावून असणाऱ्या रामा आणि तोडायच्या व, कुंभ अचान पवित्र व्य कर ते त्याच्या डोळ्यात आलं काय दृष्टी होत राहणार आदिवासी करणाऱ्या सुखामध्ये दम झालेला होता पाय तो पाहत बसला नाही त्याची डोळे लिहिले पाण्यासारखं दिस नाही आला पण त्यांनी जे काही दृश्य पाहिलं होत ते दृश्य मनात न काढून टाकण्याचा त्यांनी आक प्रयत्नाची परा प्रयत्न केले काही वेळेला मन पटला ते दृश्य पुसल आहे पण जाईल ना ते आणि भयाहिक परिणाम काय त्याचा आधार सुटला त्याचा विचार सुटला आणि हळूहळू तो, तो <laughs> भी लग्ना की वायर पत्नी करना स्त्री का प्रेम तो त्यामुळे पैसा मिळवण्याचा सन्मानात आला पैसा तर काही मू लागला आपले काम करू लागला अभक्ष करू लागला चोऱ्या करू लागला दर घालू लागला वाट मारे करू लागला दोषामध्ये पूर्वी आपण चित्रपट ग्रहामध्ये आपल्या घरातल्या घरातून थेट करून टाकलेला आहे तुम्हाला अण्णांच आवडणार नाही असा माझा शंभर टक्के पण हे बोलत नाही आपण काय पाहतो आपल्या घरातली आजार मुलं काय पाहतात विद्यार्थाने जाणून तुझून दृश्य पाहिले नाही दूरदर्शनच्या काय आकार डोक्यामध्ये काय विचारला अपने मना मधे निपक्ष विचार करना मारा उद्धवस्त करा अतिक्रम कर एक काय आपल्याला पाहिजे आपण तिची धरले असू मला कुणाची जाहीर जबाजी घ्यायची कारण ज्याचा त्यांनी आपल्या मनाचे विचार करायचा इलो आतापर्यंत नऊ वापर नऊ उन्न झाले होते आणि दहाव्या वेळेला ते लोक दिवस गेलेले होते ही काही गावातून पूर्ण जाणारे तरी वाटचालू पाचस्त यात्रे करू त्या आल्या पाच पाऊस वाटचालू यात्रेकरू आलो आम्हाला कोरडी भिक्षा शिजाल्या आमचं आम्ही शिजून खाऊ पुढ पुढच्या मार्गाला थोडा सब आयुष्य दुष्कर्म थोड़ा जमा गया भोजन मैं तुम्हें माला संकट नहीं संगता तुम्हें इतना तुम्हारा मार्ग है म्हणले नाही आम्ही त्यांची होत असतात जेव्हा आहे त्याच्याकडनं दक्षिणा आम्ही नाही आणणार साधन का निघायला दिला दक्षिणा पाहिजे दक्षिणा घेतले होत तो म्हणलं तुमच्याजवळ काय आहे ते चालू देत नाही हे भाष्य समजा दक्षिणा म्हणजे चालू आला आई काहीतरी आणणार नाही कपडा लता नको सोन ना नको काही चीज वस्तू नको काही काय याई तो सब स्त्री है मुर्गा भेट आम का प्रश्न नहीं आम दक्षिणा एन्मा तू नी बाकी माझ्या मुलाचं नाव आणि नारायण धोरू यांना काय मिळणार मुलगा निर्माण नाव ठेवायला पाहिजे नारायण धुळू म्हणजे चू काय म्हणतात तुम्हाला वचन देत मुलगा त्याचं नाव नारायण शब्द पालता नाही प्रसिद्ध नामकरण केलं नारायण आणि हा आल्या मिळाली प्रेमान करताना नारायण नारायण कुठलेला नारायण नारायण अरुण कथा गुरु नारायण गुरु नारायण नारायण नारायण नारायण त्याच्या संध्यापे पोलामध्ये छान शंका गुरुद्वारा पटायला दिला सप्तित केला महिनावतीने कृतार असा छंद या की जेणेकरून आपण भवबंदनात आणि गोविंद गोविंद मनाला छंद मग गोविंद छंदाचा सामर्थ्य परिणाम सात म्हणण्याचा छंद लागला गोविंद करून राम म्हणता राम पहिला आहे विश्वास आहे अनुभवे आहे के लिए है आचार्य हे जर उतरले इतकें हे शिंदे तू सत्तर आहे तुझं जे निष्ठा आहे अशा रजेचा खेडे आणि कलयुग आहे तर बोल आहे तर तिकडे आहे वाम पे आहे तम आहे तर तुजं काय आहे तर संपूर्ण आहे तर देखते आहे सर्व सु अंतते उद्गार तर सत्तर आहे आज या तर म्हणा अंदर कभी ना कभी मिटना है कुकरून शिकवता मोकळे शिकवून किंवा कुकर शिजवले शास्त्र आता तू पट काही आमची कशी करायची भरपूर ते पौर्णिम त्याच्यामध्ये याच्या तोडान आम्हाला तो वाढतो गुरु झाला पौर्णिमधे आणि आमची करून आमची समजा म्हणून आमचीच नाही पण आधी दुसऱ्या दिवशी त्या आमचीला तस बाकीचे वेळू शकतात किंवा जेवण झालं ना आपण काही करू नका अजून काढा विम त्याच्या वीट नाही त्या तू नामच्या आल्या नारायण या नावाचा नारायण नारायण नारायण नारायण पदार्थ आपल्या घराच्या छोट्यात बसलो होता निवांत आणि बसलेला असताना त्यांनी आपल्या हातामध्ये मृत्यूपाठ घेऊन आपल्याकडे येत आहेत शास्त्र अनुभवाचा आहे करतो। करतो लागा लागा। कि प्रत्येकाला आपला मृत्यू आलेला कळत कळत पण ते दुसऱ्याना सांगायला बुद्धी झाल्यावर नसते वाचक आल्यावर नसते चित्त झाल्यावर नसत मृत्यू आलेला पण साधन पण राहिले असतात याची उत्तम साधन असते याची उपासना असती उत्तम साधन केलेलं असत ते सांगतात की आणून दिवशी अनुभवाच अनुप्रमाणे अभ्यास आणि म्हणून त्यांनी कळले तुम्हाला आपल्या सर्वात राज्यातील रंजीवांना कुठे हात ऐकली नाही दोन विष्णू दूत आणि परस्परामध्ये आणि बोलाचा सुरू झाली आम्ही याला काय आलेलो आहे ते सगळं तो आल्यातोय अजून त्याचा नाही विष्णू चुकून आहात शिवानी भगवान श्री विष्णू नारायण नारायण महा नारायण नाराने आमच्या अन्य माणसा हात मानले काय काय सांगताय कुठे आहे म्हणला हे आम्हाला म्हणला ते तुमच्या भगवंताच्या नावाने त्यांनी करत आपल्या राज्या क्रमांका त्यांनी होऊन आत्म विष्णूचा युक्तिवाद केला गेले ते काही असतात नारायण पंत कवी आपल्या काळात आदित्य नाम वर भरसाम ते आदित्य हा पंत जो आहे जो आदित्य आहे जो अमिल्य आहे जो आजित आहे कोणत्याही निमित्ताने का त्याचं नाम घेतलं ना तर ते वाढल्या जात नाही म्हणून नाव होते देवदेवताची नाव देनाव ठेवलं सध्या नेहा नावाची मुलीच्या नावाचे प्रक्रिये नाव शेतकऱ्यांना शिवलेले नावाचा अर्थ करतोय हा उभा प्रश्न आहे शब्दाचा अर्थ करण्याचं शास्त्र इच्छा आशाच्या अपेक्षा अपांक्षा जेव्हा कोणत्याही प्रकारची इच्छा आशा अपेक्षा अपांक्षा नाही स्नेहा आपल्या मुलीचं नाव स्नेहा कळवायला असं माझा काय असत मुलीचं नाव सुसुक्ती म्हणजेच नाव काही त्यांनी नावाला विचार करा ना काय नावात असतो काय नाव देवावर चार निमित्ताने काय होणार ना तो तो भूकंट नाही भरत्याला फार सुंदर मार्गी दाखल परीस जो आहे की जो परीस आपल्या परिषद करतो लोखंड समा अपना लोखंड पुलिस आने है करना तो नहीं नहीं तो नाम हाथ हो। मिलो आणि आता आम्हाला वेळ आहे यमृता तुम्ही असं करा पुन्हा जाष्णुत असा असं म्हणतोय त्यांच्या कामावर घाला आणि इतर धर्म जे म्हणले विष्णू म्हणतात ते दुसरीचं आहे आपलंच दिलेले तुम्ही या आयाला यमती पटो आपण म्हणतो आम्ही आणि तुमचे समोर काय म्हणतात आमची खात्री आहे तुम्ही काही द्यायचं कारण नाही गेल्या विष्णूचा निरोप सांगा आणि परत गेले येऊन योग्य झालेला प्रकाश सांगितला झेलपूर्ण पण त्याच्यातून सगळा आयुष्याला जमा खर्च त्याच्यामुळे आणि खर्चाच्या बाजूला सगळं बापाच्या पण आहे हो जमीच्या बाजूला काही नाही फक्त एकच आहे शेवटी नारायण म्हणजे आणि आपण म्हणणं त्या मुलाचं नाव नारायण ठोल्या बाजून नारायण म्हणून होता एवढी तर मी बाजू बाकी सगळं दुष्कर्म पण काल नक्की तसं हे एक वेगळं गणित आहे पापा तो इतक्या सगळ्या बापाच्या आमचे मालक असं म्हणताय तुमचं तुम्हाला त्या आभरणाने ऐकले चला, दे आणि उष्णवृद्धांनी त्याला गेलं नाही त्याचा जो आपण होता तो आपण उत्सुक टळला होता त्यांनी सगळं चक्षुरुदी सत्यम दृश्य पाहिलं पुन्हा त्याच्या जीवनामध्ये अतिशय मूलदार क्रांती आहे त्यांनी माहिती धामुल, हरिद्वार तीर्थ क्षेत्रामध्ये आला आणि गुरुवारी सगळं आयुक्त केवळ भगवत नामचिंतनात व्यतीत केलं आणि त्याचा परिणाम ज्यावेळी आणि आयुष्या हरिद्वार तो कृतार्थ भगवत स्वरूप आतो सुंदर तरीके राज श्री गुरु अपमानिति आपत्ति होता अथा है हा, इंद्र, देव देव इंद्र हा आपल्या इंद्रसभेमध्ये खूप देवदेवतांच्या समवेत सभासदांच्या समवेत इंद्रसभेत आपल्या सिंहासनावर विराजमान झाला होता शेजारी शशी पुरंदरा ध्याम हा शि म्हणजे इंद्राणी ही इंद्रा शेजारी होती पत्नीला आव्हान असं म्हणतात आव्हान नावाचा लोक मला ठेवत आहे बाळपूला आघांनी विश्वमाता लक्ष्मी असे असं संतांनी आडवाणी किंवा तिला वाटतात पुण्यामध्ये सदाशिव वामा नावाच एक प्रचंड साऱ्या वामाकी बसणारी वामांगी बसण्याचा जे अधिकार आहे ती वामा पत्नी पुण्याचनाच्या वेळी कि पत्री आजय हो ना उजया आशा बाकर जोम्टारी वेरी कर्मा चरुक पत्री सही तो प्रिया ज़न कि पत्री आजय ज़न्चा उजया आशा मुझेशत लत्राव काथ लावर्ण में अधर सनियो थे काचिनार शाय श्याश्ति सहुद होना मैं मिश्की रो, सर त्यांच्या व्यवसायाच्या वती जर सांगतो तेवढ्या लोकांना काही कळत नाही करायचे काय करतच नाही होत होतो आणि त्यांनी हाताळा सांगायची हा लोक कोण आम्ही वेळी मात्र पत्नी वाजे पुरुषांचा होता त्यांच्या द्यावे हाताला होता वालगुरु वा, दा, गुरस्थ आपले कुलगुरू आलेले पाहिलं बाकीची सगळी सभासद मंडळी आपापल्या नागन कुठून राहिली कुलगुरूंच्या सन्मानार्थ पण इंद्राच्या आम्ही मस्ती आणि मला वाटत पत्नी जवळ असल्या नक्की जास्तच असते मला वाटत जास्तच मस्त आपल्यावर उठत नाही आणि बृहस्पतींच्या लक्ष सगळे देव देवता काही बोलले नाही सुनावलं नाही सभात त्याग करून निवडून गेले तर नुसते निघून गेले नाही त्यांनी आपल्या कुलगुरु पदाचा राजीनामा दिला आपण म्हणून दिला तिथं तरी देत नाही अविश्वासाला तरी पुढची सोडत नाही त्या बृहस्पतीने आपण राजीनामा मोठी आणि हे जेव्हा वृत्त करणा झाला अरे बापे काय झालं जोड़ा आकाशकारी न शिरामध्ये वाहन घरलं तर त्याच्या योगाने नाव आहे शिर फाटलं त्या नावे किंवा मोठ्या नवकेच सुका समुद्रात काय अवस्था पण ज्या वाहनामुळे आपण बसतोय किंवा ज्या जास्त वाहनात बसतोय काय करून शोधले तर खूप शोध इथं सोडत तिथं सोन इथं असतील असतील बृहस्पतीचा हा मुखामी लागला नाही पत्ता लागला नाही काय करायचं बृहस्पतीचं आपल्या कुलगुरु पदाचा त्याग करून केले पद निकाम आहे भरलं पाहिजे ब्रह्मदेवा की ब्रह्मदेवा काय करावं दिसत आहे कुणाला नृत्य करावं गुरुगुरुपणे ब्रहनमंत्री भाऊ एकच अर्जुन मार्ग आहे मला एक आदित्य किरण दिसतो द्वाद आदित्य जे आहेत ना त्या द्वाद आदित्या नावाचा जो आदित्य आहे त्या पडता एक पुत्र आहे विश्वरूप असत त्याच नाव आदित्य पुत्र आहे पट्टा आदित्य त्याचा पुत्र आहे पण एक थोडीशी म्हणून त्याचं आज आईकडन हे पण एवढं एवढी कमतं आहे बाजू आहे आजो आज आणि बाजू तुम्हाला प्रयत्न विचार माझा आला नंतर बरोबर द्या मला संप मुला आली आलोदान प्रतात आली आलोदा पण मुलांना बाबांच्या आईबाजार आणि आईचे आईबाबा यांचे कोणत्या आजोबा असतात कुटुंब हा आईचे वनराजीच्या वाटवलांपेक्षा मुलाला आईचे आई लाई अहो भाव आहे मामाच्या मामाचा मामाच्या विश्वगृत आहे त्याच्या ओढ प्रेम आहे आपल्या आवडायचं म्हणजे आतृत्तवाद तुम्हाला मान्यता असेल तर नाही झालंय त्यांची नेमकं कशी काय आदिश्य आहे त्याच्याकडा त्याला प्रार्थना करा की आपल्या चिरंजीवांना आमचं कुलुगुरू पद त्या पदाचा भाग स्वीकारायला सांगा ऐकूया विनंती केली त्यांनी माननी केली स्वीकारला अडचणी आहे स्वीकारतो विश्वरूपाने त्या विश्वरूपाला तीन मुख्य हो ती एकाने तो आनंद प्रार्थ करतात एकाने तो पुरापान प्रार्थन करतात एका मुखानी तीन मुख्य आता स्वीकारल्यानंतर हा विषयमुख जो आहे नित्य आग्नीमध्ये गाझम नावाचा जो अग्नी आहे नित्यच्या आग्नीची सेवा आहे अग्निमुखी आव्हान देवता भूजन स्वात भोजन ब्राह्मणाचे गृहस्थाचे आणि पंचकर्मातले पंच यज्ञ जे आहे देवयज्ञ भूतयज्ञ पितृय असे जे काही सांगितलेला होतात तुम्हाला सांगतो शब्दात कळत नाही आणि वंधन निर्माण असो नुसते म्हणतो पाप अजून काही उपयोग नाही त्याचा अर्थ कळला पाहिजे होती ब्रह्मकर्म करण्यामध्ये वैष्णव करत नसतो सगळे करतात वैष्णव काय करत नाही म्हणजे आतापर्यंत चार मुलांची बदल आहे चार पुन्हा आहे पाच लग्न व्हायचंय पाचव्याचं लग्न आहे ना मग वैष्णव करतात आणि वैष्णदेवाचाय ना पंच महादेव पर्यावार्थ म्हणजे घरात पाच माझ्यानंतर दोन त्याच्या पर्यावर काढत असताना निवडत असताना पाठवत असताना अन्न शिवत असताना अग्निशिद्ध करत असताना त्याच्या दोघ पर्यात आता ते काय अर्थ आहे पण चुना पर्यापण आमच्या श्रेणी पाप सुना म्हणाल शब्द करायला पाहिजे तर त्या मंत्राचा उपयोग आहे त्याच्यामध्ये म्हणून पुढेपणे आवती देत असतो आणि आपल्या आदेशाने म्हणून स्वरूप आहुती देतात पण ते गुप्तपणे आणि आहुती देतात इंद्राला संताप झाला राहला विचार माग इंद्राने आपल्या तुम्ही आता विश्वरूपाचा पण आदित्य पुत्र आहे पण आपली वैदिक परंपरा जी आहे ना मुलीच मुलीच बोलून बरोत नायचं पिच सत्ता कुटुंब पद्धती आहे मग एक वाढ नागला इच्छित काही चालू नव्हती त्याच्या आवडून पण ब्राह्मण अजून तसे आग्रह ब्रह्मांड इंद्र बढ़ ब्रह्म हत्य पात्र इंद्राला इंद्र खूब ब्रह्म दे देखुण जञा देखुण जञा। एका एका लक्ष्मीच्या आनंद कमळ येते कमला म्हणजे लक्ष्मी कुठे राहते कमला लक्ष्मी उभ्या किंवा बसते कृपा कमलायची कमला तो हिमालय भगवान शिवशंकरा विष्णू समुद्रामध्ये क्षीरसागरमध्ये शेतावर तीन मंडळी आहेत तीन हिरांनी इतक्या दूर दूर काही विनोद केलं म्हणणे मजकुन संशया क्या में सुना तो अपनेरोवरत्में आणि अहिंसेच्या कोणत्याच कल्पना आहेत ना त्याची एक कल्पना पण राहुल मध्ये काही कल्पना अहिना आणि जीव जंतू स्वतः बरोबर फरक आणि त्याला आज मरत असत ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या कोणत्या काही कल्पनांची थंडीच्या दिवसामध्ये लेखनांचा उपयोग करून होतो उन्हाळ्यात काही बोलायचं काम काही लोकांना तो, ढेकून जाणार हो बघात भगवान विष्णू म्हणणे मशया मिळू देऊ देवामध्ये क्रमदाच्या देशामध्ये ब्रह्मदेव की ब्रह्म्या इथं येऊ शकणार नाही आपण सुटू निर्माण झाली भूमीला पाण्याला वृक्ष जातीला आणि भगिनी वर्गाला या चारही जणांनी ब्रह्माते पात्र एक चतुर्था एक चतुर्धा एक चतुर्था एक चतुर्था वाहून घेतले प्रजन्य काळामध्ये ते नवं आलेलं पाणी अत्यंत कर्मचा त्यांच्या आकारात त्यांना की नवं पाणी पीत नाही का ब्रह्म एक, तो एक है। ततु साहु पीट वृक्ष एक ततुत्वी कर जो नीम तो अत्यंत सनातनी मंडली खास नाही ते, ते, ते, ते, ते, ते, तो ता ता ते ने आपल्या कल्पना पाहतो स्वामी स्वरूपानंद समाधीराजी समाधी विश्वच्या मूर्ती हे जी त्यांची प्रतिष्ठा होती पुण्यात मंडळी अतिशय आणि तत्पर शाळे दुकाने भोजन झाल्यानंतर आलेल्या त्या शाळे साड्याचं पाणी केली आणि मग त्यांची घडी होती साडी पोळली ती साड पोळती काय घ्यावी ब्रह्म किंवा देशावर कधी आला न मिळणार मला उत्तम झाले आपल्या घरी काढली हे नाही अजून पाणी खायलो त्या सांगता येईल सगळी एकत्र ही गोष्टी आहे नको म्हणजे आपण कल्पना म्हणजे उशक्या विचारात म्हणजे जेवणाऱ्या माणसाने दार्या हाताची चौक्याची किंवा डाळ्याची पहिली आपल्या कामात वाजून घेतला पड आमची आल्याची खास नाही आता आपला हात ते आता तो डील करतुन विशिष्ट वयात भागवत का एक तत्व सॉन्ग नॉन्ग पाचत है या कथेच दुसरूत विश्वरूपाला म्हटलं आणि त्याच्या वडिलांना स्वतः आदित्य त्यांना अतिशय रागाला दिला करया, करया, करा स्वीकार इंद्र ने अगर नाम यात्रि त्यांनी यज्ञाला प्रारंभ केला आणि त्या जन्मकुंडात मृत्रावर महाभया जन्म प्रचंड भरत आले प्रचंड शक्ती त्याचे तोंड रचून कुठंतरी कसे तरी आणि दिवस पळसू लागले पुन्हा काय करावं पार हो पार आवर्त आवर्त है है अवरत नहीं अपने उपाय उपाय का उपाय है दही की न दीर्घका तेंगे के शरीर आगे जो है सत्त कमी होतेलि करी भाषे बोला चुनखंडी कॅल्शियम कमी होत नाही पण कॅल्शियम कमी होत हळद आणि मला वाटतं पडत म्हणजे झालेली आयती सगळी स्नान वरली होता हळद होतात तपस्या नहीं वजह तैयार करती आणि इंद्राच्या आती ते बनल्या मग इंद्राधराची हाड पाहिजे उपाय करायला पण हा उपाय सोप आहे कामत आहे एखाद्याच्या दारत जायचं का काही नाही आपली हाडं यायला आला होता सगळे आधीच्या दिवस आज तुम्ही सगळे देव दे माझ्या गरीबाच्या आणि झोपडीचा आला माझं भाग्य काय प्रवाह करू शकतो आपली काय करावं काय हेतू आहे बोला कोण बोलू शकतो आज त्याला भेटणे मारते तू त्याला पोहोचलं हवे पाहिजे हवंय कुणाचं म्हणून म्हणून आले नाही हवंय त्यांना पाहिजे पण मारत नाही काय आहे तू मार ना काय वाटेल ते मला तुझ्या काय मला त्याचा जर झी लागला की अरे मागायला काय हरकत नाही मग एका कुणीतरी नको सगळ्यांनी मिळून कोर्ट म्हणजे सगळ्यांनी मिळून पाहिजे काही नाही आम्ही आलोय आपल्या आजची नेण्यासाठी हव आम्हाला आलोय त्याचं वैन नावाच्या आणि इंद्रच्या उत्तरात आला मारे म्हणून आपली हरत घ्यायला हवी त्यांची मागणी ऐकल्यानंतर असं म्हणले नाही आता तिची मागणी असं म्हणले नाही असं आपण कौतुक करतो मेत्रदान किडनी दान देहदान पुढे मेल्यानंतर ना जिवंत पेट कुणी आपल्याला दिला दिला तर गुरुने दिला गुरु शिष्याचं काय प्रेम काय गुरुभाव काय गुरु शिवा गुरु शिखे भिक्षेला क्रोज नित्य नियमा प्रमाण भिक्षा मागणी झाली एका मागणी उर्जाचे वर दोन आणि त्यांची वाटणी दिली त्यालाच अर्पण केली पुरुषिष्य भोजनाला बसले आणि मच्छिदन नाताना होणे तुम्हाला पाय आवडले मिळतात आमच्या मुली वडील पाय आवडले आणि दोन मुले तर माझ्या दिली वर्धन शेती दिल्याच काय वडे गी एका, एका था था एक किंमत दोन वर घेऊन आले आता खेचार धडपडत खेळात आलं दुसरी केली ना आले दोन वडे दिले पण दोन गुगळ्यांच्या आणि गोरकदा त्यांना दोन धुळे काढून दिले त्यांनी दोन वडे दिले मचिंद्र गोरक्षाच्या डोळ्यावरून आपला हात ठेवला प्राप्त ते ते ते जीवन तो माझ्या ना नात्याची एक बंधूंना दिली यशस्वी इतिहास मेडिकल सायन्सच्या आधारे त्या किडनीच बंधूंच्या ठिकाणी रोपण झालं आज दोघही बंधू एक एक उत्तम आणि त्याची कार्य केंद्र करताय वर्षन करायला माझ्या जो शब्द नाही तस गधीची म्हणली नाही की सामान्य काढा नंतर योग सामर्थ्याच्या द्वारा प्राण समजे ते प्राण आपण समजा मूर्ण दिशेने आपल्या मूर्ती आकाशाकडे सहस्त्राधार चक्र जे आहे त्या चक्रापर्यंत आणि सहस्राधार चक्राच छेदन करून त्यांनी आपले प्राण विसर्जित केले योगी अशा प्रकारे आपलं प्राण शक्तीच विसर्जन करू शकतात त्याचं चिन्ह म्हणून चतुर्या तर अग्निसंस्कार नाही का त्यांनी संन्यास देण्याच्या आधी जो उर्जा करून आग्नीला निरोप केलेला आहे पुन्हा त्याला आंदोलन करण्याचा अधिकार नाही करण्यात आला त्यामुळे अग्निसंस्कार नाही समाधी समाधी देण्याच्या आधी हे भाग आहे गेच्या ऋषीने आपआप्रमाण घडू नेतल्या विश्वकर्मांवर दिल्या विश्वकर्माने त्याचं वैजनात राहून यंत्र हे आणि उद्योग पाहण्यासाठी आकाशामध्ये विद्यालय कारण नंतर पुरुष देव देवता त्यांची प्रतिभा दिली हे अळगाव करून टाकून आज संप आपल्या मुखात करून पुन्हा त्याला इंद्राला हवू नको घेऊ नको घ्यायचं काय कारण आता तुझ्या वडिला त्या वडिलाच्या द्वारा आणि माझ्यावर चालू नये आणि माझा दुपात अजून ये तुझ्याकडनं मृत्यू कधी प्राप्त होईल असा वृत्त इंद्राचा इंद्राने आपल्या हातातल्या वज्रांनी आघात केले कुलुचरा पण स्वर्गातल्या मंडळी दृश्य विलक्षण दृश्य पाहिलं दिव्य जोड होत भगवान श्रीहरीच्या मुलाची झाली श्रीहरीच्या रूपाचीला हे वृतळाप्रिंदाचं सांगताय इंद्रांचा आपलं आहुत त्या जीवन भगवान श्रीरा स्वरूपाची कशी एका पूर्वपूर्व जन्म इतिहास आहे पुढे आपण सांगितलं मोठा आनंद आनंद आहे आम्ही काम झाला ना। तो आणचा तर कधीच शहरात आवडता येईल म्हणलं तर थांबवत राहण्यास काही अर्थ नाही तुला आयसा आनंद आहे आम्हाला आनंद आहे आणि विद्याभर होता तो विद्याभर पार्वतीच्या तापामुळे आता रुद्राजी मला जे आसू म्हणून स्वतःच्या यज्ञात प्रकरण झाला हा विद्याध्राप्त होण्याच्या आधी राजा होता राजा होता आणि ह्या चित्रकेतू राजाला किती भागा होता भागवतकारण ने एक माझ कर्तव्य आहे आपल्याला कल्पनेच्या एकाही स्त्रीला आपण ते संबू नाही पुत्र ही आणि त्याला धर्म दुःख आहे धर्मपत्नी आहे खे एखाद्यातून आल्याबरोबर नारदे आमिरा दोन मृत्यू नारद मा आणि आम्हाला संत नाही सात जन्मानंतर आदल्या जन्मात आहे, पण तो अत्यंत आणि पुढचा आठव्या तुमच्या योग्य काही आम्ही जरा आमच्या आवडत म्हणजे काय महाराणी आहे कृष्क दिव्याची प्रसाद करायला पुत्र प्राप्त पण तो अल्पच्या नव्याण्णवला नव्याण्णव हजार म्हणजे नव्याण्णव त्या मुलाच्या आता आमच्या जीवनाने पोहोचले एकच कृतजिथी महाराणी एक विचार जन्माला आलेल्या मुलाला विष प्रयोग केला मुला दुःख कोणाला आणि बाकी राजा अतिशय दुःख लागले पुण्या आंदोलना देवाची नावे लागले राजा काय काळ होताय अवकाय आटोकार आहे काय जन्नी जल तुरा जन्मार म्हण जा तुझ काम झालं कोण म्हणत झालं आणि मग नारची तुला उद्देश करून एक एकमेकाची योग येतो तो ऋणा असतो तेवढाच येतो नागपूरची मुलगी असती धावचा लग्न मिळत होत योग आहे ऋणा भाग दृष्टीला माझी काही हा दुष्कान विकत वृक्ष सर्वस्ता स्वस्थ ट्रांसपोर्ट जो को तर जलो लोकंडी अतिशय स्वस्थ अखाकी सकल प्रदेश गंगा है लोकांचे आपल्या शिक्ष्याचे उंचे काढून घेतात उंचे एकत्र येतात प्रवाहामध्ये काही काळात होते पुन्हा ते एक एकमेकाला भेटत नाही तसच दोन जीवांचं आहे ऋणानुबंध असे तेवढी सांगितले सांभीकर महावैष्णव महावैष्णव वसुदेव केशव सावरेकर महावै गोव्या जामोली महीन अच्छी शे रुपये तैयार हा इनते वाटना भिक्षा घाला काय असं अरे महाराज नाही ओळख एक पाहुणे म्हणते नेत्र आंबेडकर म्हणून त्यावेळी जाणार लॉटरी दिलं आमच्या राज्यात पुत्र संभवला पण तो कुत्रा असा अल्पा पण तो पुत्र अल्पाचा असला तरी तुम्हाला पैसाच पैसा जाईल भविष्यवाणी कधी झाली आपण ते झालं आपण महाराजानंतर थोड्याच काळामध्ये झाला एक हजार तो तोरण दर्शील बाबतीचं भविष्य म्हणून एक हजार तोरण उदार कसरा आजार पाहिजे आणि मुलगा तरी पूर्ण तरी मांडली त्याचे ग्रह काय त्या हंगाचे त्यांनी त्यामुळे आम्हाला आणि तुम्ही पूर्वजन्मी तो रुमको आणि तुम्ही कर्ज वाजावी कर्ज फेडायला पाणी तुमच्या पोटी येऊन त्याचे उच्चित कर्ज या रुपाने ऋणानुंधर कवी कमी माहिती चुकून त्या ऋणानुबंधाने तेवढा ऋणानंद थांबला आधी तुम्ही तेवढीच आणि दावच योग तेवढाच ऋणा त्या योग करतात राजारा हे महाराजांचं उपदेशाचं भाषण ऐकून त्याला उपस्थित आहे त्यांनी सर्व समज केला आणि तो भगवंताच्या आराधनेला लागला उपासनेला आणि त्या उपायचा परिणाम असा आई, तो चित्रपट नावाचा राजा तो विद्याधर अशा त्या आणि विचाराचा शिखरावर आकाश आणि शिवशंकर आपल्या भावेला पार्वतीला अपने मानवी वाला विद्यालय का मृत्यूरोगाची माणसं काय वाढतील काय होईल मृत्यूरोगाची माणसं सुद्धा अशा प्रकारचे पुस्तक उभ्या बाकी त्यांच्या शिष्य वगैरे आपली भागे पार्वती तुला मान्य काय न सम्राट भरपूर म्हणता स्वतःला यांच्यापेक्षा कळत नाही तुला आणि आपण म्हणून त्यानंतर माझे मी तुझा आभार शिवचंद्र पार्वती पार्वती हो माझे भक्त किती शांत आहे सर्व चित्त आहे त्याची पण त्यांनी तुला नाही तुझा केली शंकरांनी शंकरांना मदनाची आली शंकरांची पै झाली मी मदन ज्याच्यावर सरसंग्राम करील तो विषयावर होतो त्याला उच्च कारणाच्या आयुक्त आई करत नाही शंकर म्हणजे तू कितीही जरी वर्षाव केला तुझ्या मदनबानांचा तरी माझ्यावर परिणाम होणार नाही म्हणजे माझा कसं करणार तू तुझं शरद मी माझ्या पत्नीला आणि घेऊन बसतो तरी सुद्धा ते खरं होणार नाही खरेदी होणार नाही या पाठीला आपल्या मांडलेवर घेऊन बसतात पण हा विद्याधरच्या पार्वतीच्या एकूण झाली आपलं हे उद्रास चरित्र आणि शुभमहामिर्या परिस्थितीला अनेक सुंदर कसा आहे कष्टकोनी कशा जर कुणाला आपलं उरल्या कष्ट आणि मला वाटतं हा प्रकार भौतिक गुणाच्या लक्षात आहे असं आधी मात होता चैत्र अभिमान होतं गरीब झाली काही गोष्टी चैत्रिक आणि संपल्यानंतर अधिक चैत्र मग गुरी पाडवा निज चैत्राची प्रतिपदा आणि निर्णय असा झाला की आधी चैत्राची प्रतिपदा गुरी पाडवा पण गुरी उभार पाडवा पण हरिनामंड विना अखंड भजन ज्ञानी नाही भजनाला नाही प्रवचनाला एकच काय आरताना बाहेर जाऊ लागू नये म्हणून नागरिकांची व्यवस्था केली तेही करून नाही कीर्तनाला नाही पाडायला नाही विचार माझ्या वगैरे हो पण आजार नकारे अडण्यावर काही कळत नाही काय ब्राह्मण आहे ते म्हणजे आमच्या पणजीवांच्या वेळी तेवढं मुक्त गोत्र होत मात्र काय झालं म्हणजे आमच्या पणजीवांना पाच म्हणजे वाटल्याला त्या बाब आमच्याकडे आमचे चुलते पुन्हा त्याच वाटलं आता आम्ही कशी वाटलं होतं आमच्या वाटेल नाही का आणि त्यांच्या दोन भाव्या ही आपले आहे म्हणजे यावेळी महाराज हरकत नाही आजही माझे पुढे भेट आहे काय मला देवाला पराभूत करणारा आता एक बदल झाला मुलगा मला देवाना पराभूत करणारा मुलगा लिहिला हवा असं तर समोर इला त्या पण देशही खोटा होता कामा आणि हा सांगितलं तिला आवाज व्रताचा काल खांडत कब्बल वर्ष मार्ग शिर्ष शुक्ल प्रतिपद येतात ते कार्तिक आम्हा पण धंद व्रताचे नियम व्रतात वर्षी झाली व्रत परिपाल व्रत आला ना करतो गुरुवार करते मंगलवार प्रश्न नहीं प्रदोषा प्रदोषकायंका शिवशंकर पूजा करुरा प्रदोष तो करायची तर उपोषण हे प्रदेशाला पण काय असतं गुरुवार असतो आणि आपल्या मैत्रीच्या मुलाचं लग्न असत अभ्यास असतो गुरुवारच आहे आपला उपासून कोणत्याचा दुकान करून त्या उपासाच फळ उपचनाचं फळ मिळणार नाही जो उपास व्रता है भोजन भोजन ते जो का विचार एका दिवशी संप्ती ज्या आली त्यावेळेस ते मला कळतो पण आधी पण काय करायचं एका दिवशी जाऊन संप्तीची पाल नाही झाली पाहिजे असे मोदिकाची माप कोबरेच चांगलं आणि दादू चुपस्त ्रत म्हणूनच नाही व्रता पाहिजे तर त्याचं आहे सवय उपयोगाचं नाही तो को व्रतू करू लागले व्रत पूर्णद्वाराच्या पोटात भीतीचा व्रत इथं जर व्रत एखाद पार पडलं देवांचं ते करत नाही इंग्लंड एका छोट्या वजन झालेल्या ऋषी कुमार केलं मायाची कोरडी तयारी करून कोरडी झालेली बाकी सगळी पूजा जोवायची फक्त धनवड नाही कधी पण आणि काही करत नाही पुष्पे आगी तयार करायचा विश्वास संपादन केला ऋषी कुमाराचा आणि त्याला संजीव एक वर्ष लक्षणान तिने वर्गाने पूजन केलं नैवेद्य केला आरती केली आदिथ्य भोजन झालं देवा कट्टर वर्ष वर्ग वगैरे होत आलं होतं जर कदमी दबाई तो ते सावले पण त्या दिवशी तरी तिला आलं नाही तुम्हाला हात तसेच बंद झाला तिजरांनी तिच्या गर्भाध्यात प्रवेश केला आणि गर्भ झाला त्या एका गर्भाचे सात तुकडे केले की। साथ एक के आधी काय करण्यात पन्नास टक्के केले जसा केलं डी प्रस्तुत झाली एकूण पन्नास रुपये एकूण पन्नास काय झाले रंग जबाबदारी गुन्हा मी केला माझं बनलोय मी या आधार तीन लोक त्या एकूण पन्नास जणांना मनुदळ अशी संज्ञा त्याचं नामकरण केलं वध भगवान विष्णू